लूक अध्याय पाच मग असे झाले की लोकांनी त्याच्या भोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गणेशरे सरोवराच्या काठी उभा होता तेव्हा त्याने सरोवरातील दोन होड्या पाहिल्या पण होड्यातील कोळी बाहेर गेले होते व त्यांची जाळी धूत होते त्यातील शिमोनाच्या होडीवर येशू चढला आणि त्याने ती होडी किनाऱ्यापासून थोडी दूर नेण्यास सांगितले नंतर तो होडीत बसला वो लोकांना शिक्षण देऊ लागला जेव्हा त्याने बोलणे संपविले तेव्हा तो सिमोनाला म्हणाला खोल पाण्यात होडीने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड सिमोनाने उत्तर दिले गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी बोलावले ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की दोन्ही होड्या बुडू लागल्या चुमन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला प्रभू माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे तो असे म्हणाला कारण तो आणि त्याच्या साथीदारांना इतके मासे मिळाले होते की हे कसे झाले म्हणून ते आश्चर्यात पडले जब्दीचे पुत्र याकोबो येवन हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते ते शिमोनाचे भागीदार होते मग येशिव शिमोनाला म्हणाला भेऊ नको कारण येथून पुढे तू मानसे धरशील त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्यानंतर त्यांनी सर्व काही सोडले आणि त्याच्या मागे गेले आणि असे झाले की तेव्हा येशू कुठल्या एका गावात असता तेथे कुष्ठ्याने भरलेला एक मनुष्य होता जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो तोंडावर उपडा पडला आणि त्याला विनंती केली प्रकू जर तुझी इच्छा असेल तर तू मला बरी करण्यास समर्थ आहे येसू ने अपना हाथ करून, तो से जाले, बदल, कर स्पर्श किया मरे कराए बोड़ोब नहीं मग येसू ने आज्ञा को संग नकोस पा स्वत याजकाला दाखो तुझा शुद्धते बदल मोशी ने आज्ञा के अर्पण कर समझेल तू बरास ते आश्चर्यचकित झाले त्यांच्यासाठी हा पुरावा म्हणून कर परंतु येशू विषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व त्यांच्या रोगांपासून मुक्त होण्यासाठी येत असत परंतु येशू नेहमी एकांतात जात असे व प्रार्थना करीत असे असे झाले की एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परुषी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालिल यहुदिया आणि येरुशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते प्रभूचे सामर्थ्य त्यांच्याजवळ होते त्यामुळे तो बरे करत होता काही लोक एका अर्धांग वायू झालेल्या मनुष्याला बिछाण्यात घालून घेऊन आले त्यांनी त्याला आत आणण्याचा व येसयू समोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापड़ेना ते छपरावर गेले आणि त्याला खाटे खाटेसहित हात सोडले कौले काढून बरोबर मदे भागी जेथे येशू बसला होता तेथे ते सोडले त्यांचा विश्वास पाहून येशू त्याला म्हणाला मनुष्य तुझ्या पापांची क्षमा झाली आहे नियमशास्त्राचे शिक्षक आणि परुषी स्वतःशी विचार करू लागले हा कोण आहे जो अभाषण करीतमा करू शको पेशन होता तो अंतक असा विचार का करता तुझा पी क्षमा है कि चालू लग ये मनने सोपे है तुम्हारा कलावे की मनुष्या पीछे क्षमा करना चाहिए अधिकार है तो अर्धांग वायू झालेल्या मनुष्याला म्हणाला मी तुला सांगतो उठ आपला बिछाना उचल आणि घरी जा ताबडतोब तो उभा राहिला ज्या बिछाण्यावर तो झोपला होता तो त्याने उचलला व देवाची स्तुती करीत आपल्या घरी गेला आणि ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले ते खरोखरच आश्चर्यचकित झाले ते म्हणाले आम्ही आज आश्चर्य पाहिले यानंतर येशू बाहेर गेला आणि त्याने लेवी नावाच्या जकातदाराला जकात, जकात नाक्यावर बसलेले पाहिले येशू त्याला म्हणाला माझ्या मागे ये लेवी सर्व काही तेथेच सोडून उठला आणि त्याच्या मागे गेला नंतर लेवी ने त्याच्या घरी येशू मोठी मेजवानी दिली जकातदारांचा आणि इतर लोकांचा मोठा जमाव त्याच्या जेवत होता परुषी आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्या शिष्यांकडे तक्रार केली ते म्हणाले तुम्ही झकादार आणि पापी लोकांबरोबर का जेवता येशू त्यांना म्हणाला जे निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही पण जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे मी धार्मिकांस नाही तर पाप्यांस पश्चाताप करण्यासाठी बोलावण्यास आलो आहे ते त्याला म्हणाले योहानाचे शिष्य नेहमी उपास करतात आणि प्रार्थना करतात आणि परुषांचे शिष्य सुद्धा तसेच करतात पण तुझे शिष्य नेहमीच खातीत असतात येशू त्यांना म्हणाला नवरा मुलगा वर बरोबर असताना त्यांच्या पाहुण्यांना तुम्ही उपाशी ठेवाल काय पण असे दिवस येत की वराला त्यांच्या घेतले जाईल आणि त्या दिवसात ते उपास करतील त्याने त्यांना आणखी एक बोध कथा सांगितली कोणीही नवीन कापडाचा तुकडा फाडून जुन्याला लावीत नाही जर तो तसे करतो तर तो नवे कापड फारतो पण नव्या कापडांचे ठिगळ जुन्या कापडाला योग्य दिसणार नाही आणि कोणीही नवा द्राक्षारस जुन्या द्राक्षारसाच्या काताडी पिशवीत ठेवीत नाही जर तो असे करतो तर नवा द्राक्षरस काताडी पिशवी फोडून बाहेर उसळेल नवा द्राक्षरस नव्या कातडी पिशवीतच ठेवला पाहिजे कोणालाही जुना द्राक्षरस प्याल्यानंतर नवा नको असतो कारण तो म्हणतो जुना द्राक्षरसच चांगला आहे